पुस्तक सरोदय लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रस्तावना पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सामान्यपणे अशी मान्यता आहे की बहुसंख्य लोकांचे सुख वाढवणे त्यांचा अभूदयाकरता प्रयत्न करणे माणसाचे कर्तव्य आहे सुखाचा अर्थ शारीरिक सुख आणि आर्थिक सुख असा करण्यात येतो त्यामुळे सुख मिळवण्याकरता नितीनियमांचा भंग करावा लागला तरी त्याची फारशी पर्वा करण्यात येत नाही अशा प्रकारे बहुसंख्य लोकांना सुखी करण्याच्या हेतूमुळे काही थोड्या लोकांना दुखी करावे लागले तरी त्याबद्दल पश्चिमेकडील लोकांना फारसे काही वाटत नाही त्याचे जे परिणाम झाले ते तिकडच्या सर्व राष्ट्रांमध्ये दिसतात परंतु पश्चिमेकडील कितीतरी विचारवंतांचे म्हणणे आहे की बहुसंख्य के लोकांच्या केवळ शारीरिक आणि आर्थिक सुखाकरताच प्रयत्न करणे हा ईश्वराचा नियम नाही आणि असे करत असताना नितीनियमांचा भंग झाला तर ते ईश्वर नियमांच्या विरोधी वर्तन होईल असे इंग्रज विद्वान स्वर्गीय जॉन रस्किन प्रमुख होत त्यांनी कला चित्रकला इत्यादी विषयांवर अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहिली आहेत नितीच्या विषयावरही त्यांनी बरेच काही लिहिले आहे त्यातील एक पुस्तक अन टू द लास्ट आह त्या पुस्तकातील ती आपली सर्वश्रेष्ठ कृती मानतात जिथे जिथे इंग्रजी भाषा बोलली जाते तिथे तिथे या पुस्तकाचा प्रचार आहे या पुस्तकात वर सांगितलेल्या विचारांचे फार सुंदर खंडन करण्यात आले असून नैतिक नियमांच्या पालनातच मानवजातीचे कल्याण आहे असे दाखवण्यात आले आहे आजकाल भारतात पश्चिमेकडील लोकांची फार नक्कल करण्यात येत त्यातील काही गोष्टींची नक्कल करणे गरजेचेही आहे असे आम्हाला वाटते परंतु पश्चिमेकडील अनेक परंपरा वाईट आहेत यात काही संशय नाही आणि जे वाईट आहे त्यापासून दूर राहिले पाहिजे ही गोष्ट तर कोणीही कबूल करी दक्षिण आफ्रिकल भारतीयांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे पैसा मिळवण्याकरता आपण परदेशात जातो त्या धुंदीत नीती ईश्वर यांना आपण विसरून जातो स्वार्थात गुंतून जातो भान विसरतो परिणामी परदेशात राहण्यामुळे होणाऱ्या लाभापेक्षा हानीच जास्त होत किंवा विदेश पूर्णपणे लाभ होत नाही सर्व धर्मांमध्ये नीतिमत्तेचा अंश असतोच परंतु साधारण बुद्धीन पाहिले तरी नीतीनियमांचे पालन करणे आवश्यक आहे यातच खरे सुख आहे हे जॉन रस्कीननी सिद्ध केले आहे त्यांनी पश्चिमेकडील लोकांचे डोळे उघडले आज युरोप आणि अमेरिकेमधील कितीतरी लोक रस्कीनच्या उपदेशानुसार चालतात भारतीय जनतेलाही त्या विचारांचा लाभ मिळावा म्हणून या पुस्तकाचा सारांश देण्याचा विचार आम्ही केला आहे यामुळे इंग्रजी न येणाऱ्या लोकांनाही या विचारांचा लाभ घेता येईल माणसाने कसे वागले पाहिजे हे सॉक्रेटिसने थोडक्यात समजावून सांगितले आह ते जे सांगत होते रस्कीनं त्याचाच विस्तार केला आहे असे म्हणता येईल सॉक्रेटिसच्या विचारांप्रमाणे चालू इच्छणाऱ्या माणसाने वेगवेगळ्या व्यवसायात कसे वर्तन केले पाहिजे ते रस्कीनं सांगितले आहे त्यांचा अन टू धीस लास्ट या पुस्तकाचा जो सार मी सांगितला तो त्या पुस्तकाचा शब्दशहा अनुवाद नाही तर माझ्या शब्दात सांगितलेला सारांश आहे मी जर शब्दशहा अनुवाद केला असता तर इंग्रजी बायबलमधील अनेक संदर्भ त्यात आले असते आणि ते वाचकांना न करण्याची शक्यता होती त्यामुळे त्या पुस्तकाच्या नावाचा सुद्धा मी अर्थ दिलेला नाही कारण त्यालाही बायबलमधील संदर्भ आहे परंतु हे पुस्तक लिहिण्यामागील रस्कींचा हेतू सर्वांचे कल्याण सर्वांचा उदय असल्यामुळे या पुस्तकाचे नाव मी सर्वोदय असे ठेवले आहे महात्मा गांधी अनुवादकाचे ऋणनिर्देश सर्वोदय या पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी नवजीवन प्रकाशन आणि श्री टी आर यांनी मला दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे यानिमित्ताने गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली ब्रिजमोहन हेडा